आणि त्याला शोक आवरी नसा झाचे मुख अश्रुने भरून गेले त्या रघुनंदनाने भावाचे चरण घट्ट धरले आणि कीर्तिमती सीतेला आणि महावृती रामाला तो म्हणाला पशूने आणि हत्तीने गजबजलेल्या वनात जाण्याचा जर तुमचा विचार झाला असेल तर मी हाती धनुष्य घेऊन तुमच्या पुढे वनात तुमच्या सोबत येईन मी तुमच्या सोबत असलो म्हणजे तुम्ही पक्षांनी आणि भुंग्यांच्या निनादत असलेल्या रम्य मनसोत्त हिंडार मला देव जाणे नको कि अमरत्व नको रामा तुला सोडून लोकांच्या प्रभुत्व गाजवणेही मला नको वनात जाण्याचा निश्चय करून बोलणाऱ्या लक्ष्मणाला रामाने पुष्कळ रीतीने समजावून नको म्हंटले तेव्हा तो पुन्हा म्हणाला तू पूर्वीच मला अनुद्या दिली असताना हे आता तू का नाकारीत आहेस मी तुझ्या बरोबर जाण्याची इच्छा करीत असताना तू का म्हणून ते मला जाणून घ्यायचे निष्पाप्रामा माझ्या मनात शंका उत्पन्न झाली तेव्हा स्मित, स्मित करून आपण पुढे जातो म्हणून धैर्याने हात जोडून मागणी करीत पुढे उभा असलेल्या लक्ष्मणाला महा राम म्हणाला हे तू स्नेहयुक्त धर्मरत धीर सदा सतपथावर असणारा मला प्राणासारखा प्रिय माझ्या वचनात वागणारा आणि माझ्यावर अवलंबणारा माझा मित्र आहेस लक्ष्मणा माझ्याबरोबर जर तू अनाथाला सर कौशल्यचा आणि यशस्वीनी सुमित्राचा सांभाळ कोण करेल पृथ्वीविषयीच्या कामवासनाने पर्जन्यदसा सपाटून वर्षाव करतो तसे महा महाराज काम राजाची मुलगी कैकी हे राज्य हाती आले म्हणजे हाती येता गुंतलेला भरत कौशल्याची आणि सुमित्रेची आठवण सुद्धा ठेवणार नाही त्या मातुश्री कौशल्यचे लक्ष्मणा तू स्वप्रिश्रमाने किंवा राजाचा अनुग्रह संपादून पोषण कर हा मी सांगितलेला हेतू तू पार पाड या योगाने योगानेच तुझी माझ्यावरची भक्ती उत्तम रीतीने प्रकट होईल हे धर्म अतुल धर्म आहे रघुनंदन लक्ष एवढे कर आम्ही येथे तर आपल्या मातेला सुख लाभणार नाही राम लक्ष्मणाला असे बोला तेव्हा बोलण्यातील मर्म जाणणारा लक्ष्मण भाषण चतुर रामाला उत्तर देताना म्हणाला वीरा तुझ्या तेजामुळेच भरत झटून कौशल्याचा आणि सुमित्रेचा आदर ठेवेल या संशयने जर मूर्खपणाने हाती आलेले उत्तम राज्य भरत दुष्टमनाने आणि विशेष करून गर्वाने सांभाळेल तर त्या क्रूर दुर्मतीला मिठार ठार मारिन यात मुळी संशय नको एवढेच नव्हे तर त्याच्या पक्षाच्या सुद्धा सर्वांना अगदी त्रैलोक्य त्याच्या बाजूने झाले असले तरी मी ठार परंतु मातोश्री कौशल्य तर हजारोंचे भरण भरणपोषण करू शकेल कारण तिच्या सहस्र गावही तेव्हा ती मनस्विरण पोषण करण्याला समर्थ आहे नव्हे माझ्यासारख्याचे सुद्धा पोषण करण्यास समर्थ आहे म्हणून मला तुझा अनुचर कर यात धर्माविरुद्ध काही होत नाही त्याने मी कृतार्थ होईन आणि तुझाही अर्थ साधेल दोरी लावलेले धनुष्य आणि कुदळ पावडे हाती घेऊन तुझ्या पुढे मी मार्ग दाखवीत चाले तुला मी रोजच्या रोज मुळे आणि फळे आणि तपस्व्यांच्या आणून दे तू वैद्यसह तू जागा असताना आणि झोपलेल असताना मी सर्व काही करेन या त्याच्या बोलण्याने प्रसन्न होऊन राम त्याला म्हणाला जा लक्ष्मणा सर्व आपतेष्टांचा निरप घेऊन आणि जी दिव्य भयानक दिसणारी दोन धनुष्य जनकाच्या महायज्ञात महात्मा वरुणाने स्वतः जनक राजांना दिली होती त्याचप्रमाणे दोन अभेद्य कवच न संपणाऱ्या बाणांचे भाते तेजस्वी सूर्यासारखी तळपणारी सोने जडवलेली दोन खड्गे हे जे सर्व पूजा करून गुरुंच्या गृहात ठेवले आहे ती सर्व अयोध्ये घेऊन लक्ष्मणा तुचट करत जाण्याचे निश्चित ठरल्यानंतर लक्ष्मण सुरुजनांचा निरोप घेऊन इश्वाकु कुलाचे गुरु वसिष्ठ यांच्या घरी गेला आणि ती उत्तम आयुधे त्याने घेतली त्या वीर राजश्रेष्ठ लक्ष्मणाने फुले माळा घालून पूजलेली ती दिव्य आयुधे रामाला आणून दिली लक्ष्मण येतास राम प्रसन्न होऊन त्याला म्हणाला लक्ष्मणा असलेल्या वेळेवरच तू आरस माझे म्हणून जे काही धन आहे ते मी तुझ्यासह हो तपस्वी ब्राह्मणांना देऊ इच्छितो येथे गुरुवर भक्ती ठेवून दृढपणे राहणारे उत्तम ब्राह्मण आहेत त्या माझ्या सर्व आश्रितांमध्ये सुद्धा विशेष असे वसिष्ठ पुत्र आर्य सुयज्ञ जे द्विजांचे मुख्य आहेत लवकर हिउने, या समस्त विद्वानांची आणि इतरही द्विजांची पूजा करून मी वनात गमन करेन अयोध्याकांडाचा एकतीसावा सर्ग समाप्त